पुस्तक मनुबाबा व चित्राने चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे सोनीचा नकार सोनी आणि मनुबाबा प्रेमळपणे गोष्टी बोलत बसली होती झोपडी दिवा होता बाबा तुम्ही अंगावर घ्या ना तिशाल आज बाहेर थंडी आहे घालू तुमच्या अंगावर सोनीने प्रेमाने विचारले तू ज्या दिवशी मला सापडलीस त्या दिवशी याच्याहून अधिक थंडी होती आणि तू लहान असूनही उघड्यातून रांगत माझ्या झोपडीत आलीस माझ्या लहान सोनीला थंडी बाधली नाही मी तर मोठा आहे आज थंडी तितकी नाही मला कशी मनु बाबा म्हणाले बाबा आज सारं सोनं सापडलं कल्पनाही नव्हती तुझ्या लग्नासाठी आले रामूही गरीब आहे तुला आता दोन दागिने करता येतील तुला आवडतात की नाही दागिने मला आवडतात आता आपली बाग लवकर तयार करायची आमच्या लग्नाला आमच्या बागेतील फुलं त्या फुलांना आईच्या श्वासोच्छवासाचा सुगंध येईल आईचे आशीर्वाद त्या फुलातून मिळतील नाही बाबा तिने सद्गदी धूर विचारले होय बेटा आईच्या आशीर्वादाहून थोर काय आहे मरता मरता तिने स्वतःचं लुगडं फाडून ते तुझ्याभोवती गुंडावून ठेवलं होतं जणू तिनं आपलं प्रेम तुझ्याभोवती गुंडावून ठेवलं आई मेली परंतु तिचं प्रेम मागे राहिले प्रेम अमर आहे त्या प्रेमाची स्मृतीही आपलं पोषण करीत असते त्या प्रेमाच्या स्मृतीनं उत्साह येतो सामर्थ्य येतं आपणास निराधार असं वाटत नाही म्हणू बाबा बोलत होते बाबा तुम्ही रामूच्या आईजवळ बोललात का रामूच्या किती मायाळू आहे त्या दिवशी माझं जरा डोकं दुखत होत तर लगेच त्यांनी तेल चोळलं कितीतरी त्या माझं करतात साळूबाई खरंच थोर आहेत त्यांनी मला कितीदा तरी धीर दिला आहे तू लहानपणी कधी आजारी पडलीस तर लगेच यायच्या औषध उघाळून द्यायच्या तुला त्यांनी नावू माखू घातलं आहे तुझं सोनी नाव त्यांनीच सुचविलं साळूबाईसारखी सासू मिळणं म्हणजे पूर्व पुण्याईच हवी मी अद्याप त्यांच्याजवळ बोललो नाही परंतु बोलेन साळूबाई नाही म्हणणार नाहीत त्यांचा तुझ्यावर प्रेम आहे जसा रामू तशी त्यांना तू तू सर्वांना आवडतेस मनुबाबांनी सुनीच्या केसांवरून हात फिरवीत म्हटले झोपडीतशी बोलणी चालली होती तिकडे संपतराय व इंदुमती झोपडीकडे येण्यासाठी बाहेर पडत होती घोड्याची गाडी तयार झाली ती ती दोघेजण बसली संपतरायाच्या हातात इंदुमतीचा हात होता कोणी बोलत नव्हते गाडी निघाली रात्रीच्या वेळेला तो टाप टाप आवाज घुमत होता कोणी कोणी घरातून डोकावून पाहत होते जात असतील फिरायला घरात करमणूक नसेल मोल ना बाळ असे कोणी म्हणत होते झोपडीच्या दाराशी गाडी थांबली सोनी व मनुबाबा चकित झाले कोणाची गाडी रात्रीच्या वेळी कोण आले असेल आपल्याकडे का कोणी आले आहे का कवाटेचा कोणी प्रवासी आहे इतक्या झोपडीच्या दारावर टक टक आवाज झाला सोनी पटकन उठली व दाराज गेली तिने कोण आहे म्हणून विचारले मी संपतराय उत्तर आले सोनीने लगबगिने दार उघडले दारात संपतराय व इंदुमती उभी म्हातारा उठला सोनीने पटकन बैठक घातली एक आराम खुर्ची होती व दुसरी एक खुर्ची होती त्या दोन्ही खुर्च्या पुढे करण्यात आल्या बसा मनोबा आदराने म्हणाले तुम्ही बसा बस सोने संपतराय प्रेमाने म्हणाले सोने दार लाव बेटा इंदुमती म्हणाली आज हवेत गारठा आहे म्हाताराबाबा म्हणाले तुमच्या झोपडीत तर अधिकच थंडी लागत असेल आणि भरपूर पांघरुणही नसेल खरं ना सोने संपतरायांनी विचारले आम्ही सुलीत विस्तो ठेवतो त्यामुळे उभ असते आणि बाबांचं प्रेम आहे ना त्यांनी नुसता हात पाठीवरून फिरवला तरी थंडी पळते प्रेमाची उब ही खरी उब सोनी म्हणाली आणि तुम्ही मधून मधून मदत करता सोनीची चौकशी करता मी तिच्यासाठी घेतला आहे पांघरून तुम्ही किती उदार खरोखरच तुमची श्रीमंती तुम्हाला शोभते तुमची श्रीमंती म्हणजे जगाला शाप नसून जगाला आशीर्वाद आहे वास्तविक सोनी कुठची कोण एक अनाथ रिची अनाथ मुलगी लोक तर अशांचा तिरस्कार करतात परंतु तुम्ही त्या दिवशी स्वता सोनीला आपल्या घरी बाळगण्यास तयार झाले होते मला ती गोष्ट आठवते आहे 15-16 वर्ष झाली वेस मी सोनीला घट्ट धरून म्हटलं नाही मी ती देणार कोणाला ती माझ्याकडे आली माझी झाली तुम्ही बरं म्हटलं तत्काळ दहा रुपये मदत म्हणून दिलेत आणि नेहमी चौकशी करता थोर आहात तुम्ही तुम्ही नेली असतील तर माझी काय दशा झाली असती सोनीमुळे माझ्या जीवनात आनंद आला माझा पुनर्जन्म झाला ही 15 वर्ष किती सुखाळत गेली ती पहिली 15 वर्ष व ही नंतरची पंधरा वर्ष किती फरक सोनीनं मला कृतार्थ केलं मनुबाबा प्रेमाने सोनीच्या पाठीवरून हात फिरवून म्हणाले सोनीनं तुम्हाला कृतार्थ केलं आता आम्हाला कृतार्थ करू देपत्राय म्हणाले म्हणजे काय म्हाताऱ्याने भीतभीत विचारले मनुबाबा आज इतक्या रात्री आम्ही दोघं तुमच्याकडे का आलो आहोत माहीत आहे आहे काही कल्पना थंडी पडली आहे सोनिला पांघरून वगैरे आहे की नाही पाहायला आले असाल किंवा देण्यासाठी बरोबर एखादं लोकरीचं पांघरून घेऊन आले असाल किंवा दुसरी मदत घेऊन आली असाल मनूबा म्हणाला सोनीला माझं सारं देण्यासाठी मी आलो आहे पाच दहा रुपयांची मदत किती दिवस पुरणार एखादं पांघरून किती पुरं पडणार मी नेण्यासाठी आलो आहे सोनी आमच्याकडे येऊ दे आमच्याकडे कायमजी राहू दे सुंदर कोळी मुलगी तिला गरिबीचा गार्ट नको रानात फुल फुलतेच परंतु बागेत अधिक चांगले फुलते बागेतील फुलांच्या पाकळ्या मोठ्या टपोऱ्या दिसतात त्यांना सुवास अधिक येतो कारण बागेत नीट वाढ होते सोनीची वाढ नीट होऊ दे तिला शिकू दे मी पंतोजी ठेवीन तो तिला शिकविल तसंच भरतकाम वगैरे शिकवायला एक बाई ठेवीन सोनी कुशल होऊ दे तिचा नीट विकास होऊ दे म्हणूबा तुम्ही नाही म्हणू नका इतके दिवस तुम्ही सोनीचं केलं आता आम्हाला करू दे इतके दिवस तुम्ही घरात मूल असल्याचा आनंद उपभोगलात सोनेची आईबाप झालात आता आम्हाला होऊ दे तिची आईबाप आमच्या घरात मूल बाळ नाही सोनी आमची मुलगी होऊ दे सुखाळात वाढू दे पुढे तिचे लग्न करू मोठ्या घराण्यात देऊ अंगावर हिरा मोत्यांचे दागिने पडतील घरात गडिमांचा कामाला असतील फिरायला जायला घोड्याची गाडी असेल फुलांच्या बागा असतील फळांच्या बागा असतील सोनी जशी राजाची राणी होईल मनूबा असे का खिन्न दिसता मी सांगतो याचा तुम्हाला नाही आनंद होत सोनी एखाद्या गरीबाच्या घरी पडावी असं का तुम्हाला वाटतं तिचे हात काबाड कष्ट करून दमावेत असं का दाग तुम्हाला वाटतं तिच्या अंगावर सुंदर वस्त्र नसावी दागदागिने नसावेत असं का तुम्हाला वाटतं सोनी सुखात नांदावी असं तुम्हाला नाही वाटत संपतराय थांबला सोने तू सारं ऐकतेच आहेस मी तुझ्या सुखाच्या आड कशाला येऊ तुला गरीबीचा वारा लागावा असं मी कसं म्हणू माझ्या स्वार्थासाठी मी तुला कशाला दुःखी करू मी एकटा राहीन एकटा होतो एकटा राहीन माझ्यासाठी तुला नको त्रास तुला नकोच कष्ट जातेस त्यांच्याकडे माझी आडकाठी नाही असं नको कोणी म्हणायला की म्हातारा मनोबावा सोनीच्या सुखाच्या आड आला माझी सोनी, सोनी कुठेही असो परंतु सुखाळात राहो माझं काय मी पिकलं पान झालो आता केव्हा गळून जाईल त्याचा नेम नाही जे दोन दिवस जगून या जगात काढायचे असतील ते एकट्या राहून काढीन सोने काय आहे तुझा विचार तुला आता सारं समजतं तू मोठी झाली आहेस तू काय त्यांना सांग ते उदारपणे बोलवीत आहेत जातेस मनुबाबांनी विचारले मी नाही जात तुम्हाला सोडून कुठं जाऊ मी ही झोपडी म्हणजेच माझा राजवाडा इथं माझी सारी सुखं आहेत या झोपडीत साऱ्या गोड आठवणी झोपडीत आहे ते राजवाड्यात नाही मला कामाचा कंटाळा नाही रामू काम करतो काम करणारा का कमी दर्जाचा काम करतो तोच खरा मनुष्य देवाने मला चांगले हातपाय दिले आहेत ते का पुजून ठेवू मला गडी बांस नकोत दासदासी नकोत सुंदर वस्त्र नकोत दागदागिने नकोत चार फुलं केसात घातली की पुरे मला नको श्रीमंती बाबा तुमच्याजवळ मला राहू दे तुम्ही माझं सार सुख सोनी म्हणाली आणि आम्ही नाही का कुणी तुझे सोने आईक हे मनुबाबा तुझे मानलेले बाबा आहेत परंतु तुझे खरे बाबा तुझ्यासमोर आहेत मी तुझा पिता तुझा जन्मदाता पंधरा वर्षापूर्वी जु या झोपडीत आलीस त्यावेळेसच तुला मी नेत होतो परंतु नेता आला नाही आज पंधरा वर्षानंतर पुन्हा तुला न्यायाला आलो आहे तुझ्या पित्याकडे तू नाही येणार जन्मदात्याचं नाही ऐकणार संपतराय भावना वशन बोलत होते खोलीत गंभीर शांतता पसरली होती सोनीच्या डोळ्यात पाणी आले तिने आपले डोळे पुसले आता ते डोळे निराळे दिसू लागले त्या डोळ्यात कठोरता आली एक प्रकारचे सात्विक अशा संतापाचे तेज आले तिने आपला ओठ थोडा चावला ती जरा क्रुद्ध दिसू लागली परंतु अद्याप वाणी बाहेर पडत नव्हती समिश्र भावनांचा सागर उजळला होता इतक्यात इंदुमती शांतपणे म्हणाली सोने तू आईक पितेला सुख देण्यासाठी चल आज इतकी वर्ष त्यांचा जीव कसा गुदमरला असेल ते धनातान किती मानसिक दुःख मानसिक यातना त्यांनी भोगल्या असतील तू त्यांची असून तुला फार तर मधून मधून ते मदत देत त्यावेळेस त्यांच्या मनाला किती दुःख होत असेल आपण सुखात आहोत चांगले खातपीत आहोत गाडी घोड्यातून हिंडत आहोत परंतु आपली मुलगी तिकडे गरिबीत आहे या विचाराने तुझ्या पित्याला काय वाटत असेल झाले ते झाले आता तरी तुझ्या पित्याकडे ये त्यांच्या मनाला शांती समाधान दे मलाही तुझी आई हो दे मला मूल न बाळ तू आमची आता खरोखरीच आमची हो नाही म्हणू नको आमचं मोठं घर आनंदानं भर गाणे गायला शीख पेटी वाजवायला शीख एवढे मोठे घर परंतु मुला शिवाय ओस दिसते तू ये म्हणजे घरात प्रकाश येईल संगीत येईल एक प्रकारची मधुरता पसरेल आमचा संसार सुखाचा व गोड होईल सोने नाही म्हणू नको आमचं ऐक तुझ्या पित्याचं ऐक जगात आईबाप म्हणजे थोर दैवत तुझी आई गेली परंतु सुदैवाने पिता आहे तो पिता समोर बसला आहे इतक्या वर्षांनी आपला पिता आपल्याला भेटला याचा तुला आनंद नाही होत तुझं हृदय उसंबळत नाही जगात पित्याचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं मनुबाबांची तुझ्यावर सत्ता आहे परंतु जन्मदात्या पित्याची अधिक आहे सोनी एकदम उसळून म्हणाली जन्मदात्यापेक्षा या प्राणदात्याची अधिक आहे जन्मदात्याने जन्म दिला व जगात उघडे ठेवले माझ्या आईला जगात उघडे ठेवले मनुबाबांनी माझं सारं केलं त्यांनी आज पंधरा वर्ष मला वाढविलं लहानाचं मोठं केलं मला जरा बरं वाटण्याचं झालं तर मनुबाबा कवरेवावरे होत मी त्यांच्या अंगाखांद्यावर मुतले असेन हगले असेन त्यांनी ते सारं सहन केलं त्यांनी माझी परकरपोळखी धुवावी मला आवडणारी भाजी करावी त्यांनी मला शिकवावं गोष्टी सांगाव्या त्यांनी माझं काय केलं नाही माझ्या शरीराची मनाची बुद्धीची हृदयाची वाट त्यांनी केली माझ्या जीवनात बाग त्यांनी फुलविली त्यांना का सोडू रोपट लहान असतं तेव्हाच उपटून दुसरीकडे लावलं तर ते जगतं परंतु जुनं झालेलं झाड उपटून दुसरीकडे लावू पाहाल तर ते मरेल मी लहान होते अनाथाप्रमाणे हात पसरीत या गावात आले या गावात रांगत आले त्यावेळेस तुम्ही मला का नेलं नाही तुम्ही नेत होतात परंतु एक अनाथ मुलगी म्हणून नेत होतात ही माझी मुलगी आहे आणि ही मरून पडलेली माझी पत्नी आहे असं त्यावेळेस जगाला का सांगितलं नाही ही माझी मुलगी आहे असे म्हणतात तर मनोबाबांनी हट्ट धरला नसता परंतु तसं म्हणण्याचं धैर्य झालं नाही ज्या मुलीला जन्म दिलात ती माझी मुलगी असं जगाला सांगण्याची तुम्हाला लाज वाटली का वाटली लाज माझ्या आईला पत्नी म्हणून इथं का आणलं नाही त्या तुमच्या मोठ्या वड़ायत का आणलं नाहीत तिला तिला आणतात तर मी तुमच्या बांडीवर खेळले असते आणखीही सुंदर भावंड मला मिळाली असती तुमचं घर गोकुळासारखं भरलेलं दिसलं असतं तुम्ही माझ्या आईला फसवलं तिचं रूप पाहून भुललात परंतु ही माझी पत्नी म्हणून जगाला सांगायला लाजलात तुम्ही खानदानी घराण्यात माझी आई गरीबाची मोल मजुरी करणाऱ्या कुळातील म्हणून तुम्हाला लाज वाटली प्रेमापेक्षा कुळाची व धनाची खोटी प्रतिष्ठा तुम्हाला अधिक मोलाची वाटली काय करायची जी श्रीमंती चुलीत घाला ती श्रीमंती जी श्रीमंती माणुसकी ओळखीत नाही प्रेमाला ओळखीत नाही ती श्रीमंती पै आहे त्या श्रीमंतीची मी कशाला वाटेकरी हो मीही मग पैशाला मोठं म्हणायला शिकेन व माणुसकीला पायाखाली तुडवीन मी मग रामूबरोबर लग्न करायला होईन का तयार रामूबरोबर लग्न त्या सखरामच्या मुलाशी संपतरायाने आश्चर्याने विचारले हो रामूबरोबर तो गरीब आहे त्याचा बाप गरीब आहे परंतु त्यांची मनं फार श्रीमंत आहेत त्या रामूबरोबर मी लग्न लावणार आहे तुम्ही द्याल का त्या गोष्टीला संमती तुम्हाला मोठं घरानं हवं मोठं तेवढं खोटं मी काय नुसती मोठी घरं पाहू मोठे खांब व तुळ्या पाहू का अंगा खांद्यावरचे दागिने कुरवाईत बसतू मनुबाबा नसत का पूर्वी मोहरा मोजीत बसत मोहरा पोटाशी धरून नाचत परंतु त्यात होतं का त्यांना समाधान समाधान मानुसकीत आहे निर्मळ प्रेमात आहे खोटे अहंकार धनाचे व कुळाचे गर्व ते काय कामाचे श्रीमंतांचा रक्त का निराळं असतं श्रीमंत मेले म्हणजे त्यांची शरीरांची कस्तुरी होते आणि गरीब मेले म्हणजे त्यांच्या देहाची केवळ माती होते असं काही आहे सारी मातीचेच पुतळे किंमत असेल ती फक्त त्या मातीच्या मडक्यात असणाऱ्या मोठ्या मनाची प्रेमळ हृदयाची उदार विचारांची मला तुमची श्रीमंती नको मला इथं या झोपडीत सारं सुख आहे या झोपडीतील उपासमाराही तुमच्या श्रीमंतीतील मेजण्यांपेक्षा गोड आहे या झोपडीतील अणु रेणू प्रेममय आहे कर्तव्यमय आहे हा माझा स्वर्ग सोडून कुठे येऊ मी इथेच राहीन मी माझ्या मनुबाबांजवळ राहीन तेच माझे खरे आईबाप त्यांचाच माझ्यावर अधिकार त्यांचीच माझ्यावर सारी सत्ता त्यांना का मातारपणी सोडू मी का कृतज्ञ होऊ उद्या काय वाटेल मी गेले तर ही झोपडी त्यांना खायला येईल मी जरा डोळ्यानआड झालो तरी भिडभीडी हिंडतात व मला शोधतात त्यांना काय वाटेल त्यांना म्हातारपणी करडवू त्यांचे उरलेले थोडे दिवस ते का दुःखात दौडायला लावू आताच तर माझी त्यांना जरुरी आहे मीही आता मोठी झाली आहे आता मी स्वयंपाक करीन त्यांना आवडतील ते पदार्थ करीन आता मी केर काढीन भांडी गाशीन त्यांचे कपडे धुईन त्यांना कडक पाणी देईन आता मी त्यांचे अंधरुण घालीन त्यांचे भक्तीप्रमाणे पाय चेपीन एखादं चांगलं पुस्तक रात्री त्यांना वाचून दाखवीन त्यांचा हात धरून त्यांना फिरेला नेईन त्यांना दोन सुवासिक फुलं तोडून देईन माझ्या बाबांचं उरलेलं आयुष्य सुखाळात जावं इथंच राहीन मी माझ्या बाबांजवळ राहीन कुठं सुद्धा जाणार नाही त्यांना सोडून असं म्हणून सोनीने मनुबाबांच्या गळ्याला मिठी मारली माझाऱ्याच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या सोने तुझं म्हणणं खरं आहे राहा हो इथंच राहा तुझ्या पित्याला क्षमा कर त्यांच्याविषयी फार कठोर भाव मनात नको बाळगू आपण सारी मर्त्य माणसं पदोपदी चुकणारी व घसरणारी असो कुठं यस सुखी रहा, आम्ही मधून मधून काही पाठविलं तर ते घेत जा आम्हाला अगदी परक नको समजू हृदयात थोडीशी जागा तुझ्या पित्यासाठी ठेव हो। म्हणूबा तुमचं उरलेलं आयुष्य सुखाळात जाऊ राग नका धरू तुम्ही कोणी क्षमा करा येतो आम्ही चला उठा इंदुमती पतीचा हात धरून म्हणाली संपत राय उठला पत्नीने त्याचा हात धरला होता तिने दाराची कडी काढली बाहेर गाडीत गाडीवान झोपी गेला होता परंतु तो एकदम दाराचा आवाज ऐकून जागा झाला त्याला लाज वाटली तो एकदम उठून उभा राहिला धनी व धनीन गाडीत बसली मनुबाबा व सोनी दारात उभी होती गाडी निघाली चाबुक वाजला घोड्यांचा टाप टाप आवाज रात्रीच्या शांतवेळी घुमत होता फिरून आल्या श्रीमंतांच्या स्वाऱ्या जागे असणारे म्हणाले टाप टाप आवाज आता दूर गेला ऐकू येईन असा झाला मनुबाबा व सोनी दोघे घरात आली त्यांनी दार लावले सोनीने म्हाताऱ्याच्या गळ्याला एकदम मिठी मारली तिला अश्रू आवरत ना आणि म्हाताऱ्या मनुबाबांनाही पुन्हा जोराचा हुंका आला हळूहळू भावना ओसरल्या बोलायला अवसर झाला बाबा तुम्हाला मी कधीही सोडणार नाही होय हो बाळ तू गुन्हाची आहेस